एका चिठ्ठीवर लिहा जे आपल्या शरीरात आहे ते एक्सरे मध्ये निघतो लिहाव कशाला लागतं ते आहेच तरी लिहा करत आता याचा अर्थ एक्सरे मध्ये ते आपल्या शरीरात नाही बरोबर आहे म्हणजे तुम्ही मी, मी सिव्हिल सर्जन हा रोगी असे आपण चौघजण इथे आहोत आपल्या चौघापैकी कोणाच्या तरी शरीरात बुद्धी आहे की नाही कि नाही काढा एक्स रे करा आपल्या चौघा पिक कोणा कोणाच बुद्धी निघते का आपल्या शरीरात मन आहे की, की नाही तुम्हाला मन आहे की नाही एक्सरे करा आपल्या चौघा पिक कोणाचं तर निघायला पाहिजे कि नाही बोटो चौघा पैकी कोणाचाच निघत नाही एक्सरे मध्ये मन निघत नाही चित्त निघत नाही बुद्धी निघत नाही अहंकार निघत नाही अहंकार अपने अपने घरे अहंकार ना अमुका अमुको अमुक पोरगे कशानी अहंकार कशाए अहंकार प्रत्येक है कि नहीं इतक चमत्कारिक्री सगे सगले एकमूली मुंगी सारख्या सूक्ष्म जंतु पास ब्रह्मदेवा पर्यंत सगळ्यामध्ये आहेत आता तिच्या मानाने तिची मश्नरी काय किती लहान असं आहे तरच ती जगते ना म्हणजे मुंगीच्या मानाने मुंगीची आणि हत्तीच्या मानाने हत्तीची पण हे आहेत सगळे प्रकार सगळ्यामध्ये आणि ते एक्सराय मध्ये निघत नाहीत मग हे सहा चक्र कुठले या चक्रावर असणाऱ्या पाकळ्या कुठल्या त्याच्यावर असणारे बीज मंत्र कुठले इति मुनि होना कमला ब्रह्मा जी स्थानीय कमला पकड़ा है विष्णु ऐसी कमला कि शंकर कमला कहस्रद्धा कमल है तिथे गेरा कि गया अशीच <laughs> आपल्या क्षेत्रांची सुद्धा मांडणी आहे आपल्या इथे पहिलं क्षेत्र आहे त्रिवेणी संगम प्रयाग आपल्या शरीरामध्ये जे बेंबी आहे हे आहे त्रिवेणी संगम प्रयाग आपल्या शरीरामध्ये जे छातीमध्ये काळीज आहे ते आहे कैलास शंका आणि इथे इथे गेला म्हणजे गया ही आहे काशी हृदयामध्ये जी आहे ती काशी आणि मस्तकामध्ये जी आहे ती गया गया है शब्द है आत्मा पांडुरंग वर्णन के क्षेत्रज्ञ योग सग करता हाण जो मतलब है त्याच्या करता याची योजना केलेली असते असभुत्व ठेवणारे भगवान श्रीकृष्ण राहतात ते आत्मा आहेत आणि ती त्यांची कधीतरी त्यांचे भांडे होतात राधा कृष्णावर चिडते आणि शापा शापी होऊन ते भारतामध्ये जन्माला येतात ती पुढे वृषभाणंदिनी राजराजेश्वरी महाराणी देवी राधा इथे जन्माला आली आणि शंभर वर्ष कृष्ण वियोग सहन करावा लागला अकरा वर्ष पहिले भगवान तिच्या जवळ होते एकदा त्या मथुरेला गेले की गेले पुन्हा वापस करे, करे त्या गोकुळाकडे वृंदावनाकडे कधी वळलेच नाही आणि ते दर्शन शंभर वर्षानंतर त्या कुरुक्षेत्रात झालो कुरुक्षेत्रामध्ये एक सूर्यग्रहण तेव्हा हे सगळे गोकुळचे वृंदावनाचे लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेला राधेचा कृष्णाचा तिथे मिलाप झालेला आहे आणि मग तिथे मोरेश्वर उपासना करत बसलय तुमच्या या सोप्याला हे पुष्टीपती गणेशाच स्थान आहे आणि तिथल्या गणपतीला आजही पुष्टीपती म्हणतात गणपती आहे सगळं प्रत्यक्षात आहे ती सगळी पूर्वेची दिशाच्या दिशा सभी भू ची जेवा गरज है अगस्ती तुला आल चमत्कार अलग नुष्टिपति चरित्र का संगा कहीं एक चटक लीच दुसरी कथा निर्माण करता कृष्णा पुष्टिपति चराधन लगली दक्षा ने प्रश्न पुष्टिपति का योग्य संगित महीना है स्नान चांद्रमा प्रमाण वै, वैशाख हो हो स्नान चैत्र शुद्ध पौर्णिमे वैशाखी पौर्णिमे संपत स्ना संपत अतिक स्ना अश्विनी पौर्णिमे पूजागिरी होर्णिमेला संपत अर्धा हिंदुस्थान चांद्रमा चाहिए अर्धा हिंदुस्थान सौर बाना चाहिए नर्मदे अलीक सन्द्रमा गणित कर नर्मदे अलीक स दक्षिण का पट्टा दंड कारण्य महाराष्ट्र कन्याकुमारी पर्यतः सौर मान लोक आमावास्य महीने घर पौर्णिमे महीने घर नरद ना महर्षि भगवान शंकर देवी पार्वती लगे दुर्मति नावा चाहिए दैत्य जन्मा नावा नावाप्रमाणे दुर्मती होता भगवती जगदंबेच आराधन केलं नाना प्रकारचे वर मिळाले आणि ती जगदंबा मूर्ती शंकराच्या स्वाधीन आहे असं कळल्यामुळं त्या पार्वतीला आपली बायको करण्याचा प्रयत्न या महापुरुषांनी केला दैत्य कुणा थराला जातील याचा काही नियम नाही आता प्रत्यक्ष बायकोवर आलेलं संकट म्हणून आता कैलासात राहून निबत नाही कैलास सोडून भगवान शंकर देवी पार्वतीला घेऊन परळी वेळे आले परळी वैजनाथला पण पर इथे असं पाहिलं आणि नारद भेटल्यामुळं त्यांना विचारलं काय करावं नारद म्हणतात गणेश आराधना करू वैशाख स्नानाच्या माध्यमातून दीक्षा घेऊन गणेश षोडशाक्षरी मंत्राचा जप आणि रोज पार्थिव मूर्तीची पूजा केली जशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश पार्थिव करून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे अशीच गणपत्यांच्या घरी या वैसाखी पौर्णिमेला सूर्योदयाला गणेश पार्थिव करून त्याची पूजा करण्याची पद्धत ती पार्थिव मूर्ती सचेतन झाली आणि तिचं नाव पुष्टी ठेवण्यात आलो त्यावेळेला विष्णू तपश्चर्या केली भगवती सिद्धी त्यांच्या घरी पुष्टी म्हणून जन्माला आणि विष्णू ना ती मुलगी या शंकराच्या मुलाला दिली या गणेशाला घडणार आहे याची कल्पना होतीच या पुष्टीपतीच्या हस्ते त्या दुर्मती नावाच्या दैत्याचा विनाश झाला आणि काही दिवस पर्यंत भगवान पुष्टीपती या शंकराजवळ होत आहे एक दिवस शनेश्चर महाराज दर्शनाला आले बायको बायकोलाही त्याला एक शाप दिला होता कोथीच्या वेळेलाही बाई बरोबर घेऊन फिरायला जायची पद्धत असली पाहिजे ती काही आत्ताच नवीन पडली असं काही दिसत नाही ही शनीची स्त्री नटून तटून आली आहे शनी महासावर आहेत भगवान सूर्याचे ते चिरंजीव आहेत संध्या करत बसले आहेत आणि ती सगळा श्रंगार करून आली आहे ती यांना निर्णाऱ्या प्रकारे सूचना करते पण हे आपल्याच आनंदामध्ये आहेत हे डोळे उघडून तिच्याकडे पाहायला ती संताप आणि तिने सांगितलं याच्या पुढे तू ज्याच्याकडे पाहिजे त्याचा सध्या नागाच्या भरात काय बोलून गेली शनी रच डोळे मिटून घेतले नको पिढ्या शाप यांनी ऐकला विचार केला तो काही लबाड होणं शक्य नाही आता पाहतच नाही कुणाकडे नको किटकिट काही काळानंतर नारद महाराजांची स्वारी नारदानी सांगितलं तू कैलासला जा तिथे सध्या गणेश पुष्टी पती वेशामध्ये नटले आहेत त्यांचं दर्शन घे म्हणजे हा शाप जाई शनी महाराज नारदाच्या सगळ्यांवर विश्वास होताच आले पण इकडे तिकडे पाण्याची हिंमत होईना काले खाले पाठवाय बिचारा मुकाट्यानी देवी पार्वती म्हणते असं काय करतो पात का नाही दर्शनाला आला ना नको मग त्याने काय घडलं आपल्या घरी ते सगळं समजावून सांगितलं घरचं छिद्र बाहेर दाखवणं मोठं कठीण झाचं संसारात बायकोनच शाब द्याला कसं सांगायचं पण आता पार्वतीसारख्या जवळ काय लपवायचं म्हणून ते ती म्हणते अरे माझ्या मुलाकडे तू पा काही होणार नाही तुझा शाप नष्टावायचाच वेळ आलाय त्याशिवाय काही नारदान तुला इथे पाठवलं याने एकदा हिंमत करून जायग ज म्हणून तिच्या शापाप्रमाणे क्षणात ते मस्तक उडाल सगळ्या कैलासात हा हकार झाला हे तिनं दिलेलेल्या शापाचा परिणाम म्हणजे तिची सत्यवाणी होण्याकरता भगवान आपलं मस्तक अंतर्गण करते झाले मस्तकाहून माणूस ओळखायचा असतो बाकीच्या कशावरूनच माणूस समजायचा नाही कोणीतरी माणसाचा एखादा हात तोडून गेला आणि दहा जणांनी मिळून चौकशी करायला सुरुवात केली कोणाचा हात आहे कोणाला माहित कोणाचा आहे पण माणसाचा हात एवढं नक्की फार झालं बाईचा कि बुवाचा इतकं कळत पण अमुचा असं काही कळत नाही मग मस्तक नेलं तर आमुकाच म्हणजे मस्तकाहून आमुका शरीराचा सगळा बोध होत असतो असं निर्गुण वाचक ज्याचं मस्तक आहे त्याला गज म्हणतात आणि या गजामुळे गजा मग यांच्या सत्तेप्रमाणे वापस आलो आणि पुनश्च तो श्री विग्रह जशाला तसा उभा राहिला शनी नाना प्रकारचं स्तवन केलं भगवान म्हणतात तू हे केलेलं स्तवन तुझ्या साडेसातीच्या वेळा जे कोणी म्हणतील त्याच्यावर तुझी होणार नाही शनीच्या साडेसाती मध्ये राक्षस भुवनला जाण्याची पद्धत आहे बीड जिल्ह्यामध्ये गणेशाचं हे स्थान आहे इथे विज्ञान गणेश नावाचा गणेश आहे भगवान दत्तात्रेयाने या स्थापना केलेली आहे आणि ती ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी केली आहे म्हणून त्या परमात्माचा उत्सव ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला करण्याची पद्धत सुरू केली आम्ही पूर्वी श्री गणेशा मग आमचे महाराज आले तिथे त्याला जास्त स्वरूप मोठं आलं नंतर आतापर्यंत चालू आहे कारण तिथे ब्राह्मण पुष्कळ आहेत आणि जर करूनच करायचा उत्सव हो, तर भाद्रपदीला मागेल तर पुष्कळ ठिकाणी होतो पण ज्येष्ठ जे शिल्लक राहिली ते तुमच्या गावात का होऊ नये तुमचा देव जर ज्येष्ठीच बसलाय असं तिथे प्रवचन करून तिथल्या लोकांना तयार करून आम्ही तिथे ज्येष्ठीच्या उत्सवाचा प्रकार निर्माण केला भगवत साडेसाती आली तर गणेशाचा आराधर केले आणि इथे गणेशाची मूर्ती शनीने मांडली दत्तानी मांडली त्याला विज्ञान गणेश म्हणण्याची पद्धत आहे आता सध्या हे स्थान मोठ प्रसिद्ध आहे आणि मराठवाड्यामध्ये हे स्थान येत विशेष गणेश क्षेत्र होता है तंत्र प्रमाण जेव के शनि महाराज क्षेत्र प्रसिद्धि शनिपस जाता प्रसिद्धि ना को दक्षक प्रजापति ने संग सूर्या संज्ञा ना बायो की मुर्गी महाशय कश्यपा घरी जन्माला ले? तेव्हा यांचं लग्न त्या संज्ञे बरोबर झालं तिला दोन मुलं झाले एकाच नाव शरेश आणि एकाच नाव वैवास्मत मनु आणि एक मुलगी झाली तिचं नाव यमुना यम यमुना आणि वैवास्मात मनु असे तिला मुलं झाले एक मुलगी दोन मुलं कालांतरानी त्या बाईला नवऱ्याचं ते सहन होईना म्हणून तिनं आपल्या सारखीच एक प्रतिक्रिया निर्माण केली आणि तिचं नाव छाया सांगितलं तू माझी सगळी जागा सांभाळ माझे लेकर नवरा सांभाळ मला काही इथं राहणं ना परवडत नाही आता निघून जाते आणि ती माहेरला गेली विश्वकर्म्याने सांगितलं नाही तुला नाही ठेवता येणार ना। लग्न होईपर्यंतच तिनं बापाकडे राह लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी राहा आणि तिथली जी परिस्थिती असेल तशी राहा तो बापा करत वर्णन करू ना या देवी पार्वती की कथा सुरानी आई है प्रजापति की बाप मोटा श्रीमंत लग्न होने ज्यादा दिल्ली तीन अपल राहता आल पाजे कहनेकर सग्या पुराणकार कथा दी कारण स्त्रीय मूल प्रतिनिधि है पार्वती म्हणून तिची कथा सगळ्या पोथीमध्ये आलेली आहे सांगण्यात आलं तू आपल्या घरी बरी आहेस ती म्हणते मला नवऱ्याचं ते सहन होत नाही बाप खाऊ घालत नाही म्हणून तिनं घोडीच्या वेशात राहायचं ठरवलं माणसाचा वेशच नको जनावरांसारखं राहिलं तर आता कुणाची वाईट नजर आपल्यावर पडण्याची शक्यता नाही म्हणून ती आश्वी वेशामध्ये फिरू लागली का दोन बूर्या एक मुल्की मै तीन सौ यमराजा सहन वहां मनु सहन कर सहन वहाँच नहीं जन्मजात न्यायाधीश हे एक दिवस का जोरादलला तो नेमका डावा पाय तिला लागला आणि तिने एकदम शाप दिला तुझ्या पायाला किडे पडोत आणि पाय गळून पडोत हे महाराज घाबरले हे नवीनच झालं आणि सीधे दे सूर्याकडे आले सांगितलं आई न शाप दिला सूर्य आश्चर्यचकित झाला मुलगा किती बेपाम आई शाप तिथे असा पायाला किडे पडोत आणि पाय गळून पडोत काय भानगडे सूर्यानी झाला आणि कळलं आपली बायकोच नाही आता कमाल झाली आणि पोरगी झाली आणि तरी माझ लक्ष नसावं घरात म्हणजे काय आश्चर्य म्हणजे मोठ्या माणसाच्या घरात काय चालते हे कोथीत पाहण्यासारखं आहे भगवान सूर्य म्हणतात काही जरी असलं तरी ती तुझी आईच आहे <coughs> इचा शाप होऊ शकत तू विघ्नराजाच स्मरण करण्या ठिकाणी झाले सांगतात आईचा शाप तर मिथ्या नाही होणार पण आमची कृपा व्यर्थ नाही जाणार तुझ्या जा पायाला ताबडतोब केले पडतील क्षणात पाय गळून पडतील आणि आमच्या कृपयाने तू सुपाद होशील पुन्हा तुला दुसरे पाय फुटतील आणि तू दक्षिण दिशेचा अधिपती होशीलचा निवाडा तुझ्या हातामध्ये राहील पुण्यवान असो की पापी असो यम लोकात जावंच लागत पुण्यवानाला ते धर्मराज दिसतात आणि पाप्याला ते यमराज दिसतात त्यांचे तिन्ही बाजूचे रस्ते त्या नगरीत जायचे अतिशय बळी आहेत फक्त एक दक्षिणेकडून येणारा रस्ता तोच भयानक काहीतरी आहे आणि त्याच रस्त्यात नाना प्रकारचे संकट विघण नानादीला टाळण्याकरता इथे अनेक दानं बिन मरण्याच्या बोरबी करण्याची पद्धत आहे हे सगळं त्या त्या वेळेला विचार केला म्हणजे बरोबर आहे हे पुढे सांगण्यात येईल कारण तुमच्या इथे जास्ती आवश्यक आहे कारण इथे भोवतालची हाड येऊन इथेच टाकण्याची पद्धत आहे एक विशेष तीर्थ आहे असे फार क्वचित ठिकाणी तीर्थ आहेत जिथे टाकलेले हाडाच पाणी होत आहे अशी आहेत पृथ्वीवर आणि त्याच्यात गणेश कुंडाचा जर त्याच पाणी झालं नसतं तर इथे कुंड दिसलंच नसतं हाड दिसले असते <laughs> सगळे किती हाड येऊन पडले तर पण एक तरी पुन्हा दुसऱ्या वर्षी दिसत काही का दोन चार दिवस काय ते त्याचं पाणी होईपर्यंत दिसतील ते पुढे आज पंधरा दिवसानंतर काही दिसायचं नाही तर हाडं पिगळत नसतात इतर ठिकाणी होत पण एक प्रयागराज ला दुसरं तुमच्या मोरगावला होतो असं दहा पाच ठिकाणी हिंदुस्थानात अशी एक काहीतरी विशिष्ट रचना आहे की ज्या ठिकाणी हाडं टाकलंय म्हणजे त्याच पाणी होतय हे जेव्हा त्या गणेश कुंडाचं वर्णन येईल तेव्हा त्याचा विचार करू आता सध्या त्याची काही आवश्यकता नाही अशा तंत्रामध्ये तिथे तपश्चर्या केली असताना त्या करता कुंड तयार झालो आणि तिथे गणेश मूर्तीची स्थापना केली कालांतराने ती मूर्ती गेली असेल कुंड शिल्लक राहिलो त्याच्यात तो नामा पोळी एका ब्राह्मणाचा पिछा करताना पडला आणि त्यामुळं शुद्ध बुद्धी होऊन प्रशुंडी म्हणून पुढे प्रसिद्धीला ते आले अशी या दुसऱ्या खंडामधली एका उपाख्यानातून दुसऱ्या उपाख्यान करता करता इतकी कथा लाभली आणि हा दुसरा खंड या ठिकाणी हो खंडाचा विचार उद्या करण्यात येईल मंगलमूर्ती मोर या अठरा दोन ब्या नऊ पासून पुढं सागर शोषणे बुद्धिप्रकाशकृती संस्थित स्वानंदेशेशान महाभाग्यस्वूर सिद्धिबुद्धियुत भजे सिंदूरोधू तिलक विलसित चारुगौरांगरागम गाणेशाक्षा दंतकमलमुराज भव्य बहुम्यमल्दाशाय वस्त्र योगींद्र श्री गणेश गुरम गाडपाचार्य मीडे मंगल मूर्ती महोदया श्रीमद्गिरीजा तुल योगींद्राचार्य स्वामी महाराज गीजे श्रीमद् गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज गीतय श्रीमदारी सद्गुरु योगींद्र महाराज गीजे महाराज मुला गणेश मित्र सांगताना तृतीय खंडाचा विचार सांगतात काल पर्यंत आपण दोन खंड विचार केला त्याच तृतीय खंडाकडे आपण बोलायचं आहे या तृतीय खंडामध्ये आणि या तिसऱ्या खंडामध्ये भगवान श्री सूर्य बालखिल्ल्या हा खंड सांगतात त्याचप्रमाणे नरनारायण नावाचे महर्षी मार्कंडेयाला हा खंड समजावून सांगतात आपोआप आणि मार्कंडेयाचा या नारायणा बरोबर झालेला जो संवाद तोही बालकडे कोणत्या तरी एका काळामध्ये आपल्या इथे माली आणि सुमाली नावाचे दोन दैत्य उत्पन्न झाले त्यांना करता हा खंडल श्री सूर्य त्या वालखिल्या नाही कल्पनाही अद्याप पर्यंत सूर्य मंडळावर जाण्याची कोणत्याही शास्त्रज्ञांच्या डोक्यामध्ये आलेले नाही परंतु असा एक काळ भारताचा होऊन गेला कि या सूर्य मंडळाचा भेद घेऊन पुष्कळ लोक व्यवस्थित राहतात यानंतर जे काही विशेष उपद्र्याप झाले त्याच्यामध्ये महाराज हनुमानजी यशस्वी झाले तो संपाती आपलं विमान खराब करून घेता झाला तरी तेही कोणते तरी त्या काळचे विमान होते त्याच्यामध्ये बसून ते जाऊ शकत होते आजही हे अपष्ट्राग वगैरे चंद्रावर गेलेले लोक आहेत यांच्याकडे पाहिले यांचे फोटो पाहिले म्हणजे हनुमानजी आणि याच्यात काही फार फरक आहे असं काही वाटत नाही म्हणजे आता त्या ठिकाणी जाण्याकरता तशा काहीतरी व्यवस्था केल्या पाहिजेत तशा काही नळ्या बसवल्या पाहिजेत काही पोशाख केला पाहिजे काही प्राणवायू घेऊन गेलं पाहिजे हे आपोआप सिद्ध होत आहे जितक्या चंद्रावर वगैरे स्वार्या झाल्या आहेत किंवा मंगळावर स्वार्या झाल्या आहेत त्याचे जे यशस्वी वीर परत आले आहे त्या वीरांचे पोशाख पाहिले आणि हनुमानजी पाहिजे अस काही नाही आणि जटायूनी तो प्रयत्न मुली सोडूनच दिला म्हणजे रामायण काळात तीन माणसांनी हा प्रयत्न केला याच्या पूर्वी रावणाधिक काय असतील ते तर संपन्नच होते ते जाण येणं करतच होते असं वर्णन आहेच ते भूरभोस पहा अशा तीनही ठिकाणी रावणाची अप्रतिबंध गती होती म्हणजे या पुराणाचा विचार केला म्हणजे आम्ही बरेच मागा हे आपोआप सिद्ध होत या बालखिल्ल्यांनी एक दिवस परमात्मा सूर्याच्या मुखातून गणेशायन महा असं ऐकलं गणेशाचे जे नव विशिष्ट भक्त आहेत त्याच्यामध्ये भगवान सूर्याचा एक नंबर आहे कीर्तन भक्त दिवाकर हे कीर्तन भक्तामध्ये अग्रेसर समजल्या जा जातात आणि या नव ही जनावर मुदगल असं म्हणत असतात यांचा अधिकार या नव विशिष्ट भक्तावर चालत असतो कीर्तन भक्त असणारे सूर्य जेव्हा ध्यान सोडून कीर्तन करू लागले तेव्हा गणेशायन महा बालखिंजांना मुला आश्चर्य कि वेदानी आत्मा मन, आत्मा, महाराज आम्हाला समजेल असं आपण सांगू शकाल का म्हणून आपल्या मुखातून हे नाव निघालं हे गणेश कोण आहेत याला आपण नमस्कार का करता त्यावेळेला भगवान सूर्य म्हणतात माजी स्वतःची काय परिस्थिती आहे ती आधी ऐकाश्वरा तपश्चर्या केली आणि आमच्या पोटी तुमचा जन्म व्हावा असं वरदान मागितलं या वरदानाप्रमाणे कालांतराने जगदीश्वर सूर्य भारतामध्ये अवतार धारण करते झाले कश्यपाच्या घरी त्यांचा अवतार झाला आदिती पासून झाला म्हणून त्याचं नाव आदित्य अशा हो। प्रकारचं पडलं बारा महिन्यामध्ये सूर्याचे बारा नाव असतात इथे पंडित जी बसले ज्यांना विचारा श्रीमद भागवताच्या द्वादात याची सगळी माहिती दिलेली आहे आपल्या आजच्या या तिसऱ्या खंडाची त्याची माहिती आहे मित्र रवी भानू सूर्य खग हिरण्य मरीची सवित्र अर्क इत्यादी सूर्याचे नाव आहेत आणि हे बारा महिन्याचे बारा नाव आहेत त्या काळामध्ये आज जसं आपण चैत्र वैशाख असे महिने मोजतो अशी मोजण्याची पद्धत नव्हती मधु माधव चष ईशर्ज असे महिने मोजण्याची पद्धत रामायण काळात सुद्धा चैत्रामध्ये रामाचा जन्म झाला असा श्लोक नाही मधुमासे पक्षे नवम्या कर्कटे शुभे पुनर्वस्वाक्ष सहिते उच्चस्थे प्रकेरासी जगन्नाथ कौसल्या तनयो विभो अशी रामायणाची म्हणणी आहे म्हणजे त्यावेळेला मधुमास होता आणि मधुमासात शुद्ध पक्षात नवमीला रामचंद्राचा जन्म झाला असा मधु माधव अद्याप ही जरा पंचांग व्यवस्थित कळत पंचांगाकडे पा। पाहतो या पंचांगामध्ये हे महिने लिहिलेले असतात अद्याप लिहिलेले असतात आणि आज तागायत या जुन्या महिन्याकडे जर कोणी लक्ष दिलं तर उद्या त्याला सहजच समजून येईल कि कोणता त्यावेळेला महिना आणि आज आपण त्याला काय म्हणतो विचार त्या चित्रा नक्षत्रानी युक्त असणाऱ्या पौर्णिमेला चैत्री पौर्णिमा म्हणण्याची पद्धत पडली अशा सगळ्यात पौर्णिमा नक्षत्रानी अनुकूल अशा घेतल्या जातात आणि त्यावर पुढे माहिती चैत्र वैशाख असे बसवण्यात आले पण पूर्वी मधु माधव असे म्हणत असत कुणीतरी मधुमासातली ही घटना आहे भगवान सहस्र त्या वर किल्ल्या मा माझी तपश्चर्या केली मी प्रसन्न झालो आणि वरदान दिलं की मी तुमच्या घरी जन्माला येईल त्या माझा जन्म झाला पण इथे जन्म घेणारा ईश्वर महेश्वर परमेश्वर कोणी असो त्याची एक ठरलेली पद्धत आहे सनातन वैदिक धर्मा यश कभी सूर्य जन्मा आयोजर ब्रह्माजी महाराज ग्रहराज राज सग्रहिपत्य प्रयत्न न करता वैभव मिला तेही अद्भुत वैभव मिला आनंद मध्य परंपरा सूर्य विसर ले गणेश राधन कोणत्याच प्रकारे केलं नाही मी सगळ्या ग्रहांचा राजा आहे माझ्या वृष्टी होते माझ्यामुळं काळ करतो काल चालक मी आहे मी नसेल तर बाकी या बाकीच्या देवांचे सगळे कार्य करताय यांना काळ करणार नाही आणि त्याच्यामुळे यांना यांचा अधिकार चालवता येणार नाही असा एक कृथा अहंकार भगवान सूर्याच्या मस्तकामध्ये प्रकट झाला याचा पर्यवस बनतच काहीतरी झालं नारदाला दोन दैत्यांनी विचारला की गुरु महाराज असा काही उपाय सांगा कि या भारतामध्ये कर्मलोप करता येईल असोआपच कर्मलोप होईल तुम्ही भगवान शंकराच अनुष्ठान करा हे तमोगुण प्रधान असणारे सगळे दैत्य विशेषतः शंकराच्या मागे लागतात काही चुकून उरलेले ब्रह्माजीच्या विष्णूच्या मागे कोणीही जात नाही विष्णू यांना सुखा सुखी कदा वर्ष पुढे विष्णूच्या देव म्हणजे शंका असे देवादेवांच्या स्वभावातही फरक आहेत पुष्काळ शै काही मनात असलेलं काही मनात नसलेलं देणारे ब्रह्माजी मनात असलेलं देणारी भगवती शक्ती शक्ती मुख्य तो त्यांच्या भानगडीत पडायचं नाही असा देव म्हणजे गणेश आणि विष्णू त्यामुळं दैत्य साधारण गणेशाच्या विष्णूच्या भानगडीत बहुतेक पडत नाही बहुसंख्य दैत्य शंकराच्या मागे लागतात ब्रह्माजीच्या दो हे दोन त्यांचे मोठे लाडके देव आहेत आणि हे दोन त्यांना वाटेल तसे वध देतात देतात म्हणजे उगीच देतात असं नाही ते दे दैत्य त्यांना देण्याला भाग पाडतात प्रचंड अनुष्ठान करतात आणि नाहिलाच होतो बिचाऱ्यांचा त्या त्यांना ते व्रदात द्यावं लागत नर सांगण्याप्रमाणे त्यांनी शिवाराधन केलं परमात्मा शंकर प्रसन्न झाले आणि गुरु महाराजांनी जसा आदेश दिला होता सूर्याच्या लखलखीत एक विमान मागा त्या विमानामध्ये बसा सूर्य उदया चलावर गेला की तुम्ही आस्था चलावर राहा तो तिकडून वरते चढत तुम्ही इकडून वरते चढा एकूण सगळ्या जगामध्ये उजडच उजड ऊनच अंधार पडायचाच नाही मग सगळे ऋषी मुनी भ्रष्ट होतील नष्ट होती कोणाला कोणत्या वेळेला संध्याकाळी कळणार नाही जेव्हा पाव तेव्हा आणि भगवान सूर्य निष्प्रभ करून टाकला काही उपयोगच नाही सगळ्या देवांनी शिकायत केल्यानंतर सूर्य चिडले आणि आपली विशिष्ट प्रकारची सामर्थक नावाची ज्वाला त्यांच्यावर टाकून त्यांना दगड करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी भगवान शंकराच स्मरण केलं कळायला पाहिजे होतो वगैरे वगैरे पण नाही माझ्या आठवण मा करतात म्हणून आशुतोष प्रसन्न झाले आणि पाहता पाहता त्या सूर्याला त्यांनी जमिनीवर पाडलं आपल्या हातातला त्रिशूळ फेकला आणि सूर्य जमिनीवर पडले लोळले मेले घे आज ही लोलार्क लो या ना स्थान प्रसिद्ध है नबरा बायकोनी जाए म्हणजे मुलगा होतो अशी समजूत आहे एक जोडप सकाळपासून तिथे येऊन बसलेलो होतो आम्ही ज्यावेळा पहिल्यांदा काशीला गेलो तेव्हा विशेषतः नेहमी असं पाहण्यात की संतती होण्याची जास्ती गरज जास्ती इच्छा बाईला असते तिथे उलट होत तिथे त्या माणसाची अपेक्षा होती लवकर मुलगा व्हावा त्या मानाने ती बाई थोडी उदासच त्याच्या शिवानी तो पंड्या सापडला तोय बजब सापडला त्यानं त्याला सगळा संकल्प वगैरे सांगितला ते नेमकं सोडून द्यायची वेळ आली त्या कुंडात सोडतात त्या आधी कोवळो आणि मग ते काढून त्या ब्राह्मणाच्या हातात दक्षिणेच द्यायचं या ब्राह्मणाने त्याला सातशे रुपये मागितले त्यावेळा पन्नास वर्षापूर्वीची ही हो गोष्ट आहे तेव्हा सातशे रुपयाला प्रचंड किंमत होती आज का त्या काळी सातशे मागणं म्हणजे त्यांच्याजवळ पैसेच नाही बिचाऱ्याजवळ त्यामुळं ती बाई म्हणते जे आहेत ते ब्राह्मण घेत असेल तर देऊन टाका आणि ते सोडून द्या त्याला ते पटे ना ब्राह्मणांनी आज्ञा केल्या शिवाय कस सोडायचं पाच पाच बसले बिचारे चार वाजले तरी काही पत्ता नाही तो कुणीकडे गेलाय यांना संकल्प सांगून निघून कोणाला माहित हे दोघे जण आपल्या त्या तीर्थाच्या काठावर बसले आहे समोर ते कोळ आम्हाला ते काही माहित नव्हतंय काय भानकर आहे लाल फटक होत असं होते त्यांचं नाव चंदने हे सगळं एक अद्भुत काम आहे सध्यापर्यंत आहेत हे संपले नाही गणेशाच्या जवळ मूषक कसा असतो हे जर पाहायचं असेल तर यांना रिक्षात बसवलं पाहिजे म्हणजे मग आपण खालच्या त्या रिक्षा मागतच नाही आहे त्यावेळेला एवढं मोठं दूर आपलं दोघा जणांचं आणि एकटं काय ओढणार म्हणून त्याला आम्ही सांगितलं बारा आणि तामी तुला देऊ तू तु पुढे ओढ मी मागून ढकलतो कारण मला ते खाली बसता ये ना त्या चौकात त्याच्यामुळे आम्ही खाली उतरलो जाऊन तिथे एकट्यालाच मसूदेत प्रशस्त प्राय बसलय आम्ही आपल्या दोघांनी म्हणतोय नगर नकलत एक पिशाच मोचन नावाचा तीर्थ आहे या लोला जवळच आहे इथे पेढे फार बढिया मिळतात काशीत चांगला प्रसिद्ध पेढा मिळतो तिथं त्यांनी आम्हाला सांगितले इथं पेढे चांगले मिळतात ब्राह्मणाला खायची इच्छा झाली आपण काशीला आलो पहिल्यांदाच आलो काय काय पेढे खाल्ले ब्राह्मणा नुकसान काय आहे त्याच्यात नाहीतरी आपण काही स्वयंपाक करू तर खाऊ घालू शकत नाही अन्नदान करू शकत नाही पेडे खातो म्हणून खाऊ देत किती आणून महाराज दोन शेर आण बाराने शेत पेडा होता बाराने शेत पेडा होता आम्ही आपला दीड रुपयाचा पेढा आणला असं डोळे मिटले एका एक एका बागून केला दोन शेत मिठाई पीठ पाण्याची काही बरोबर नसताना नुसती सहज खाऊन टाकली वरचिला पुन्हा तोंच मी खर स्मरण केलं असेल तर ते फक्त त्या दिवशी पुन्हा मला तितक चांगलं स्मरण चांग केलेलं काही आठवत नाही पुनश्च बाराने खर्च केले आणि याला एकदा घरी आणलं कस तरी घरी आणल्या बरोबर यांनी स्नान केलं आणि स्नान करून जे वेद म्हणायला सुरुवात केली संध्या केली आणि संभेदा म्हणायला सुरुवात केली रात्री तीन वाजता म्हणजे बाळ्या काही साधूचं पीठ काही लहायचं घरी आहे का आता नाही मला त्यावेळेला ते इतर पिशाची जोडीत गेले की कोण्या गेले त्यांचा उद्धार झाला की नाही माहीत नाही पण मी मात्र जिवंत पिशाचा झाडो असतो असं खात असतात नाही म्हणून मी त्या मनाने कमीच खातो म्हणजे आणखीन जास्त खाणारे आहेत काय माणसं आहेत ही व्यक्ती आमच्या बरोबर होती आणि आम्ही तो प्रकार या गुंडावर तिथे पाहिला आधीच चिडून गेलो होतो त्याच्यात ते नवराबाई पो उदास झालेले बिचारे बसलेले आम्ही त्यांना विचारलं काय चाललंय महाराज बोलाय आमक मराठी समजते हिंदी मी बोलत म्हणजे काय करणार बोला पत्र होण्याचा एक उपाय आहे पंडितजी का चला गाय भगवान जाणेसो रुपये महाग राह तुम्हाला पुढे दुसऱ्या ब्राह्मणांना पैसे देऊन टाकाय शिरवून द्या चला हे ऐकायलाच तयार नाही त्यानं सांगितलं मुलगा भगवान विश्वनाथ देणार आहे की ब्राह्मण देणार विश्वनाथ मग विश्वनाथाच नाव घ्या काय असेल दक्षिणात हे काशीचेच महाराजी दिली सोडून द्या कि सोडून द्या म्हणून तुम्हाला मुलगा नक्की होणार मुलगा झाला म्हणजे त्याचं नाव धोंडेराज ठेवा आणि ते आम्हाला यवतमाळला कळवा त्यावेळेला आम्ही माहूरला राहतो यवतमाळला राहायला चालू नव्हतो आम्ही त्यांना माहूरचा आमचा पत्ता दिला आणि इथं या ब्राह्मणाकरता रात्रभार धोंडेराज धोंडीराज ब्राह्मण जर मेला तर केवढ पाप लागेल ब्रह्म हत्या काशीत आणि पेडे खाऊन पुढे कामा बिमा करता काही मारमारी झाली असती मेला आता गोष्ट निरा पेडे खाऊ ब्राह्मण मला आणि आपल्या हाताने मलावा केवढ पाप म्हणून आम्ही राहत धोंडे राहत धोंडे राज बसलो धोंडे राजाला मेला नाही अद्याप आहे तेव्हा नाही अद्याप आहे असे काही काही माणसं कुठे कुठे सापडतात असं या लोलाकाच महत्व आहे कि इथे जर मुलगा होत नसेल तर काटे काटेकोळ्याच दान जर ब्राह्मणाला दिलं तर मुलगा होतो अशी एक श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं फळ असंख्य लोकांना मिळालं असलं पाहिजे म्हणून ही श्रद्धा आजपर्यंत टिकली आहे असं या लोलात काला घडलं सूर्य संपले तेव्हा सगळ्या देवा देवांनी हा अहकार केला हे काय बोलतच अकाली प्रलय करण्याची काय भानगड केली भगवान विश्वनाथ म्हणतात झालं तर खरं पण आम्हाला एक स्वतंत्र वरदान आहे की काही फार अडचण निर्माण झाली तर स्मरण करा प्रगट होऊ आता याच्यापेक्षा कोणती अडचण आणखी होणार म्हणून मी आता परमात्माला हात मारतोंडे आठ तिथे विश्वनाथ वर्षो तप करतात आधी तेव्हा एकदा हात मारली की भगवान येतो आपण वर्षो तप करत नाही हात मारतो आणि म्हणून आपले हात त्याला ऐकू जात नाही भगवान प्रगट झाल्याबरोबर म्हणतात आमच्या कृपेनी सूर्य जिवंत हो महाराज सूर्य उठले आणि अत्यंत उदास झाले वेदानी जो माझा उद्घोष केला की सूर्य आत्मा मी कशाचा आत्मा मी प्रत्यक्ष मेलो आणि तरी जग आहेच आत्मा मेल्यावर कुठं जग राहत असते का आणि माझ्या घरातील जग राहिलं कस भगवान ब्रह्माजी महाराज पुढे ब्रम्हजीनी सांगितलं वेदानी केलेलं वर्णन सगळं कराय तुला ते कळावं तस कळलं नाही अरे परमात्मा जो जोपर्यंत वरते आहे तेव्हा नुसता एकटा आत्मा गेला तर काय होतो म्हणून गणेशारूर्य गंधमाधन पर्वतावर गेले तपश्चर्या करतात आणि वर्ध विनायकाची तपश्चर्या करून कृतार्थ झाले या सूर्याच्या उपासनेतल्या मूर्ती सगळ्या उभ्या आहेत कमलावर म्हणा किंवा नुसत्या एखाद्या चौकोनावर मना गणेश मूर्ती उभ्या असणाऱ्या अशी ही उपासनेची पद्धत आहे अशा कितीतरी मूर्ती हिंदुस्थान मध्ये आहेत आणि ईश्वरी कृपेने एक माझ्या घरी आहे एक हातभार उंच मूर्ती आहे लाल बुंद आहे काही जंगत नाही कधी हिरवी होत नाही काळी होत नाही काही होत नाही दशाला तशी चकचक चकचाक राहते मजेदार मूर्ती आहे आणि मूर्ती शास्त्राचं सगळं कौशल्य त्या मद्रासी लोकांनी वापरलेल्या मद्रासी घाटची मूर्ती आहे अतिशय बढिया मूर्ती आहे तेव्हा तरी या म्हणजे ती पाहायला मिळेल अशी दुसरी एक अतिशय गोजीरवाडी मूर्ती आहे ती विधीची आहे ही ती पंचमुखी दशभुजी अशी गायत्रीची मूर्ती आहे तिच्या खाली एक कमल आहे या कमलावर सोळा पाकळ्या आहेत आणि या सोळा पाकळ्यापैकी चौदा पाकळ्यावर काहीतरी अक्षर आहेत चांगल्या चांगल्या शास्त्रज्ञांना दाखवलं ती मूर्ती दाखवली हिचे फोटो ते काही कोणी वाचले नाही आणि एवढ्या मोठ्या मूर्तीवर उभीच काहीतरी रेगा ओढल्या हे त्या मूर्तीकाराची शक्यता नाही म्हणजे त्यांनी कोणता तरी मंत्र कोणत्या तरी भाषेत लिहिलं आहे आता काही समजत नाही अशी सध्याची परिस्थिती असणारी एक मूर्ती आमच्या जवळ ती गायत्री साधं गाव होतो परंपरागत मठ आहे सातशे वर्षापूर्वीचा एक धनंजय महाराज कोणी एक लोकाचार झाले हे शुकानंद महाराजांची तिथे एक समाधी आहे या शुकानंद महाराजांच्या समाधीवर एक हातभार लांब आणि हातभार रुंदो असं एक गंडकी शिळेच अप्रतिम श्रीयंत्र आहे श्री कोल्हापूरला महालक्ष्मी समोर नाही महालक्ष्मी पेक्षा मोठ यंत्र या महाराजांच्या समाधीवर आहे असं कोणीतरी एक भाग्यशाली शाक्त संप्रदायाचा मनुष्य झाला असेल आणि त्याच्याजवळ कलाकार ही तसे असतील यांच्या परंपरेमध्ये एक नावाचा महाराज अत्ता नव्या काळामध्ये चाळीस वर्षापूर्वी ते संपले यांनी एक घोडा माहूरला एक माणूस काहीच पत्ता लागेल या गणंजय महाराजाचा माझा सुतराम संबंध नाही कुठे वसमतन मठ हे सुद्धा मी पाहिला नाही का म्हणून यांचं पत्र यावं घोडा यावा आम्हाला काम त्यावेळेला नव्हतं इच्छा होती ईश्वरी आम्ही आपल्या घोडावर बसलो त्या वसमतला गेलो तिथे गेल्यानंतर ते श्रीयंत्र पाहिलं आहे मजा वाटली की हा काय बढिया स्थान आहे त्या श्रीयंत्राकडे पाहून आम्हाला प्रसन्नता झाली महाराजांना विचारलं कशा करता आमची आठवण आपण केली मुद्दामारखी काय इथं कोणतं आमचं काम आहे सांगितलं अहो मला एक दोन तीन दिवसापासून स्वप्नामध्ये असा आदेश मिळतो एक माहूरला घोडा पाठवा आणि तिथे कोणी एक कुंड अण्णाचा मनुष्य आहे त्या ब्राह्मणाला बोलावून द्या आणि त्याला ही गायत्रीची मूर्ती देऊन गायत्रीची मूर्ती था था पसार का तुमच्या इथं माझ्या एवढा मोठा पसारा पसरला आहे काही एक मूर्ती ठेवायला जागा नाही का पण ती मूर्ती मला तीन दिवसापासून सांगते म्हणून तुम्हाला घोडा पाठवला भाव आणि म्हणजे हा घोडा मी तुम्हाला देऊनच टाकला कारण आता परत जाताना तुम्ही कशावर जाणार तुम्ही तुमचा घोडाही घेऊन टाका त्यांनी आम्हाला वाजत गाजत मोठ्या प्रेमाने ती गायत्रीची मूर्ती दिली त्या काळात त्यांनी मला पाचशे एकावन रुपये एक शाख आणि एक सोहळं दिलं आम्ही ती गायत्रीची मूर्ती घेऊन घरी आलो विचार केला ही जर मूर्ती आपण होऊन आली आपलं काही कर्तव्य आहे की नाही मूर्ती करता म्हणून एक गायत्री पुरशरण आम्ही तीन वर्ष त्या मूर्ती करता मुद्दाम केलं काम काढून एकदा ब्राह्मणा वापर स्वतः देवी गायत्री आपण होऊन आली आहे काहीतरी आपलं कर्तव्य आहे करा एक पुरश करा अशा पुरस्चरण त्या काळामध्ये झालं होऊन गेलं अशा काही काही मूर्ती मोठ्या गाजलेल्या मूर्ती आहेत त्यामध्ये या सूर्याच्या उपासनेमध्ये वर्धविनायक नावाच्या मूर्तीचा प्रचार झाला आणि या गणेशाच्या सगळ्या